इसाब नीती वाचक मिलिंद गोष्ट पाचशे एक, एक शेतकरी व त्याचे तीन शत्र्याच्या बागेत एक लांडगा कोल्हा व ससा इकडे तिकडे फिरत पोट भरत होते पहिल्या वेळेला ही गोष्ट त्या शेतकऱ्याच्या लक्षात आली नाही त्यामुळे ते आपापल्या ठिकाणी सुरक्षित भरत गेले पण ही गोष्ट शेतकऱ्याच्या लक्षात येतात त्याने निरनिराळ्या ठिकाणी जाळी लावून त्या तिघांनाही पकडले तेव्हा मी फक्त पाला एक वेळ मला क्षमा केली तर मी पुन्हा बाजेत पाऊल कोल्हा म्हणाला अहो खरं म्हणाल तर माझ्या पोटासाठी मी तुमच्या बागेत मुळी चालव नाही ससे व इतर प्राणी तुमच्या बाजेच नुकसान करतात त्याचं निवारण करावं एवढाच माझा हेतू होता लांडगा म्हणाला तुझी खोकर खाण्यासाठी मी या बागेत आलो खर तर कोकऱ्यांवर आम्हा लांडग्यांचा हक्क असताना तू त्यांना काय म्हणून कोंडून ठेवतोस माझ्या हक्काची वस्तू मी जिवंत असताना कोणालाही पसू देत नाही ही, ही। सर्व भाषणे ऐकून शेतकरी म्हणाला आपण अपराध कबूल करणाऱ्या सशाला सोडणं हे योग्य पण दांभिक कोल्हा नि उद्धट लांडगा यांच्या गुणांना योग्य बक्षीस देणंच सांगलं तात्पर्य पश्चातापाला क्षमा करणे योग्य व दांभिकपणा व उद्धटपणा यांना शिक्षा योग्य हो गोष्ट पाचशे दोन बगडा आणि राजहंस एकदा एक राजहंस एका बगड्यास म्हणाला काय रे तू आधारशी पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू माझे पुढे पाहत नाही बरं नास्क हा फलक सुद्धा तुझ्या खादाळ जिहेमजत नाही माझं पहा मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतूत एवढे खाईन दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही त्यावर बगडा म्हणाला माझ्या दृष्टीने असा चौकंदळपणा असणं बरं नव्हे ज्यावेळी जे मिले ते खाव आणि सुखी राहावं खाण्याचा पदार्थ दिसला की तो खावा हे शहाणपणाच असे म्हणून बगडा उडाला व जवळच्या तलावा पाठी गेला तेथे कडेला एक मासा दिसला तेव्हा विचार करता त्याने तो एकदम मिळला पण आत असलेला गड घशाला लागून तो जीवाला मुकला राजहंस आपल्या आवडते खाणे खाण्यासाठी दुसऱ्या कमरे तळ्यात गेला व तेथे हंस धरण्यासाठी जाळे लावले होते त्यात तो सापडला तात्पर्य कोणत्याही गोष्टीचा अखिरेक नको गोष्ट पाचशे गुलाब व शेवंती एका बागेत एक गुलाब व शेवंतीचे झाड शेजारी शेजारी लावले होते शेवंतीच्या झाडावर त्यावेळी फुले नव्हती गुलाबाला बहर आला होता गुलाबाची बरीच फुले फुलली होती त्यामुळे गुलाबाला आपल्या वैभवाचा गर्व होऊन तो म्हणाला या साऱ्या बागेत माझ्यासारखा भाग्यवान कोणी आहे का खरं म्हटलं तर मी या साऱ्या बागेचा राजा शोभतो या साऱ्या फूल झाडांनी आणि फळ झाडांनी माझा दर्जा ओळखून मला मान द्यावा हेच योग्य निदान या भिकारड्या शेवंतीजवळ राहण्याचा प्रसंग तरी त्यांनी माझ्यावर आणू नये अहो माळी दादा या भिकार शेवंतीला इथून हाकलून द्या माझा योग्य सन्मान कसा ठेवावा हे तुम्हाला कळत कसं नाही माळी त्यावर म्हणाला अरे मूर्खान तुला आज वैभव प्राप्त झाला म्हणून इतका चढून जाऊ नकोस ज्यावेळी तुझी फुलं आणि पानं दोन्ही गळून पडतील त्यावेळी ही शेवंती सुंदर सुवर्ण पुष्पांनी वहरलेली असेल तात्पर्य जे थोर असतात ते आपल्या वैभवाचा गर्व करीत नाही कोल्हा व वाघ एका शिकाऱ्याने रानात एक कोल्हा पाहिला तो इतका सुंदर दिसत होता की त्याचे काथडे आपल्या असावे अशी त्या शिकाऱ्याला इच्छा झाली त्याने त्या कोल्ह्याचे बीळ शोधून काढले व त्या बिळाच्या तोंढ्यापुढे एक खड्डा खाणला नंतर त्या खड्ड्यात काही वाळलेली झुडपे घातली व त्यात मोठा मांसाचा तुकडा ठेवला कोल्हा तो मांसाचा तुकडा पाहून तेथे येईल व खड्ड्यात पडेल असे त्याला वाटले सर्व तयारी तो शिकारी एका झाडापाठीमध्ये लपून बसला थोड्या वेळाने कोल्हा बाहेर आला व समोरच असलेला मांसाचा तुकडा पाहून तो खावा असे त्याला वाटले पण त्यात काहीतरी कट असावा असे वाटून तो पुन्हा आपल्या बिळात जाऊन बसला इतक्यात एक वाघ तेथे आला काही विचार न करता त्याने त्या ते मांसाच्या तुकड्यावर झडप घातली व तो खड्ड्यात पडला त्याच्या पडण्याचा आवाज त्या शिकाऱ्याने ऐकला व तो धावत तेथे गेला खड्ड्यात कोल्हा पडला असे समजून त्याने खड्ड्यात उडी मारली तेव्हा वाघाने त्याला ते फाडून खाल्ले तात्पर्य अविचाराने नेहमी अनर्थ घडत असतात गोष्ट पाचशे पाच सिंह व जंगलातील प्राणी एका अरण्यात एक सिंह राहत होता त्या अरण्यात तो एकटा शक्तिशाली असल्यामुळे वाटेल तसा वागत असेल व तेच योग्य असे म्हणत असे एकदा सर्व प्राण्यांना एकत्र बोलावून तो म्हणाला प्रत्येकाने मला आपल्या शक्तीप्रमाणे खाद्य पुरवावं म्हणजे रोज शिकार करण्याचा माझा त्रास वाचे सगळ्यांनी ही गोष्ट मान्य केली पण हा कर कोणत्या धोरणाने बसवावा याबद्दल पद्धती ठरेना वाघ उभा राहून म्हणाला मला वाटतं कोणी किती पाप केलं ते पाहून त्या मानाने त्याच्यावर कराची आकारणी करावी प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्यावरील कराची आकारणी करावी म्हणजे सचवे घरीला जागा राहणार नाही त्यावर हक्की लागेस म्हणाला छेछे वाघोबाची ही युक्ती निरुपयोगी आहे त्यामुळे अशा योजनेने पुष्कळ भर पडेल तात्पर्य आपले दुर्गुण असतील तर ते झाकून ठेवायचे व थोड्याशा सद्गुणाचे मोठे प्रदर्शन करायचे असा प्रत्येकाचा स्वभाव असतो गोष्ट पाचशे सहा खलाशी आणि उतारू एकदा एक गर्भत सफरीला निघाले असता वाटेत मोठे वादळ झाले लाटा खूप उंच उसळू लागल्या वाराही जोराने वाहू लागला काही लाटांचा एक उतारू खादा आपले वडील कशाने पावले। खलाशी म्हणाला माझे वडील समुद्रात पडून वारले आणि आजोबा गलबत फुटलं त्यावेळी बुडून मरण पावले त्यावेळी उतारू म्हणाला काय हो तर मग तुम्हाला या समुद्राची भीती वाटत नाही का खलाशी म्हणाला आपले वडील कशाने वारले उतारूने उत्तर दिले ते बरेच दिवस आजारी होते व शांतपणे बिछाण्यावर पडून त्यांनी प्राण सोडले यावर खला पुन्हा विचारले तर मग त्या बिछाण्यावर रोज झोपण्याची तुम्हाला भीती वाटत असेल नाही उतारू म्हणाला बिछाण्यावर मला अगदी सुरक्षित असल्यासारखं वाटतं खलाशी म्हणाला भल्या म्हणता परमेश्वर जोपर्यंत आपलं संरक्षण करीत असतो तोपर्यंत समुद्र आणि बिछाणा ते सारखेच सुरक्षित आहेत गोष्ट पाचशे सात व काजवा एक स्त्री एका होती तेव्हा तिच्या हातातील हिर्याची ती पाहिली अंगठी जवळ येऊन म्हणाला काय हो राजेश्री अंगच्या तेजाबद्दल नेहमी साठ्यात असणारे ते तुम्हीच ना आता तो तोरा कुठे गेला अरे रे माझ्या प्रकाशाने चमकण्याची तुम्हाला वेळ आली ना हिरा म्हणाला मूर्खा बाहेर काळापुक्का अंधार पडला की तुझ्या उजेड पडणार माझा मनशील, तर सूर्य आपल्या प्रखर किरणांनी दाखवत त्या त्यावेळी त्याच्या प्रकाशात मी आपलं अपूर्व तेज प्रकट करतो त्यावेळी तुझ्याकडे कोणी पाहिलं तर तू एक अत्यंत क्षुद्र क्रीडा आहेस इतकंच त्यांना दिसून येईल तात्पर्य वाईट स्तुतीत त्यांना घेणविणे फार सोपे असते गोष्ट पाचशे आठ रंगीत काता देवांचे गुरु बृहस्पती एकदा स्वर्गात अमृतपान करीत होते अमृत पित असता त्यांच्या एका शिष्या दिला व त्याला सांगितले की पृथ्वीवर जाऊन यातील वस्तू माणसांना वाटून टाक सांगितल्याप्रमाणे तो शिष्य पृथ्वीवर आला व तो साठा उघडून त्यातल्या निरनिराळ्या रंगाच्या काचा सर्व माणसांना वाटून दिल्या प्रत्येक काचेचा रंग निराळा असल्यामुळे एकच पदार्थ निरनिराळ्या माणसांना निरनिराळ्या रंगाचा दिसे त्या काटांची माणसांना मोठी मजा वाटली व वा आपलीच काट सर्वात चांगली असे प्रत्येक म्हणू लागला तात्पर्य एकाच पदार्थावर अनेकांची अनेक, अनेक मते ऐकू येतात व आपलेच मत खरे असेच प्रत्येकाला वाटते गोष्ट पाचशे नऊ कोळी व मासा नदीच्या तीरावर एक कोळी मासे धरायला गेला फार मोठे मासे नदीत त्याला वाटले नाही म्हणून त्याने मोठे गाडे बरोबर घेतले नाही एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधवून तिच्या शेवटी लहानसा गळ लावला होता गळ त्याने पाण्यात टाकताच त्याला एक मासा लागला कोळी गळ गळ वर ओढू लागला पण मासा बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना कोळ्याने विचार केला की गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी सोडून पळून जाईल तेव्हा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला तोपर्यंत माझा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती तात्पर्यंत सर्व प्रकारच्या अडचणीतून पार पडता येते गोष्ट पाचशे दहा भांडफोर दोन मांजरांनी एकदा खवा चोरून आणला पण त्याचे वाटे करण्यासाठी त्यांच्यात भांडणे सुरू झाली तेव्हा आपण सारखे वाटे करून द्यावे अशी त्यांनी एका वांजरास विनंती केली ांदराने ती विनंती मान्य केली व त्या खव्याचे दोन भाग करून तेव्हा त्या वांद्राने तराजू पुन्हा उचलला तो दुसरे पारडे खाली बसले त्यातील आणखी बराच खवा तो घेत आहे इच्छ्यात ती मांद्रे म्हणाली वांद्र दादा आमची समजूत झाली राहिलेला खवा आमचा आम्हाला द्या वानर म्हणाला मूर्खांनो तुमची समजूत झाली असेल पण न्यायदेवतेची समजूत झाली पाहिजे ना तुमचा खटला फार भानगडीचा असल्यामुळे तो इच्छा लवकर संपणार नाही असे म्हणून दरवेळी तराजू उचलावा प्रत्येक वेळी त्यातला खवा खावा असे त्याने चालवले होते खवा अगदी थोडा राहिला असे पाहून ती मांजरे अगदी काकुळ तिला येऊन त्या वानराला म्हणाली वानर दादा आता राहिला आहे तेवढा खवा तरी आम्हाला द्या वानर हसवत म्हणाले मित्रांनो माझ्या मेहनतीबद्दल मला काही बक्षीस नको का, का आणि उरलेला खवा त्याने झटकन तोंडात टाकला तात्पर्य थोडेसे नुकसान सहन करून आपल्या भांडणाचा निकाल आपणे सांगले गोष्ट पाचशे अकरा ब्रह्मदेव व प्राणी एकदा ब्रह्मदेवाने सर्व प्राण्यांना आपल्या समोर बोलावून म्हटले तुमच्या शरीर काही पुणेपणा आहे असं तुम्हाला वाटत असेल तर सांगा म्हणजे त्याप्रमाणे सुधारणा करू यावर एक वांद्र म्हणाला देवा मी स्वतःच्या रूपावर समाधानी आहे पण माझा मित्र अस्वल याचा वेळेपणा थोडा कमी झाला तर बरं होईल अस्वल त्यावर रागावून म्हणाले माझ्या स्वरूपाला नावं ठेवण्याचं कारण नाही पण आमच्या हत्ती काम थोडे लहान केले शेपूट वाढवलं तर बरं होईल हत्ती म्हणाला उंटाच्या बाठीचं पोक नाही तर बरं होईल असे सगळे प्राणी एकमेकांबद्दल बोलू लागले तेव्हा ब्रह्मदेवाने सगळ्यांना हकलून दिले तात्पर्य लोकांच्या डोळ्यातले कुसळही चटकन दिसते पण आपल्या डोळ्यातील मुसळही दिसत नाही गोष्ट पाचशे तानसेन आणि मासा सुप्रसिद्ध गवई तानसेन एकदा जर प्रवास करत होता आपल्या गायनाने त्याने बऱ्याच जणांना खुश केले होते व खूप द्रव्य विले होते जहाज भर समुद्रात गेल्यावर तानसेनला मारून त्याने द्रव्य घेण्याचा त्याचे द्रव्य घेण्याचा त्यातील खलाशांचा भेट होता ही गोष्ट तानसेनला समजली तेव्हा तो या खलाशांना म्हणाला तुम्हाला हवं हो तेवढं द्रव्य घ्या पण माझा जीव का घेता त्यावर खुला सुरुवात केली गाणे म्हणतात त्याने समुद्रात उडी टाकली त्यावेळी त्याच्या गाण्याने मोहून एक प्रचंड मासा जहाजा जहाजा जवळ आला होता त्या माश्याने तानसेनला पाठीवर घेतले व सुरक्षित दाबी आणून पोतवले तेथून तो दिल्लीला परत आला व सर्व हकीकत बादशहाला व तानशाने खुद्द तानसेन केल्यावर ते घाबरले व सर्व गोष्टी कबूल केल्या तात्पर्य लबाडी कधीही लपत नाही गोष्ट पाचशे तेरा मांजर आणि कबुतरे एका माणसाने एक मांजर पाहिले होते ते फार आधाशी असल्यामुळे काही खायला मिळायच्या आशेने चार बाजूने काने कोपरे हुलकीत असे एकदा एक कबुतराचे खुराडे त्याला दिसले त्यात काही अगदी लहान पिल्ले होते त्यांना पंखी फुटले नव्हते त्या मांजराच्या तोंडाला पाणी सुटले व काही विचार न करता ते एकदम त्या खुराड्यात गेले कबूतरांचा मालक जवळच उभा होता त्याने त्या मांजराला पकडून खुराड्याच्या एका टोकाला बांधले त्या मांजराचा मालक रस्त्याने जात असता मांजराची स्थिती पाहून म्हणाला अरे तू रोजच्या साध्या अन्नावर समाधानी रहात असला तर तुझ्यावर हा प्रसंग आला असता कापण होऊन मृत्यूला बोलावण पाठवतात तात्पर्य अतिरोभाने गावठी माणूस आणि मेंट्रो एका गावठी माणसाचे काही काम होते त्याचा एक मित्र वकील होता त्याच्याकडे त्या कामाविषयी सल्ला घेण्यासाठी तो दोन तीन वेळा गेला पण वकील साहेब इतके कामात गुंतलेले असत से त्या गावठी माणसाची व त्यांची भेट होईना चौथ्या वेळी तो आपल्या घरचे बेऊन वकिला तेव्हा त्या वकिलाच्या लेखनिकाने वकिलाची भेट करून दिली व त्याचे काम करून दिले गावठी माणूस परत जायला निघाला तेव्हा मोठ्या आदराने त्याने वकिलाचा रामराम केला व लगेच मागे वळून त्या बकऱ्याचाही रामराम करून तो ऐकून निघून गेला तात्पर्य दाम करी काम गोष्ट पाचशे पंधरा अंजीर व गुलाब एकदा एका बागेत एका अंजीराचे व एक गुलाबाचे झाड यांच्यात एकमेकांच्या गुण वाद चालला होता गुलाब म्हणाला हा हा हा अशी सुंदर फुलं येण्याची कोणी तुला सांगितली तर तू त्याला वाटेल ते देऊ करशील अंजीर म्हणाले आणि अशी फळं तुला आली तर तू आपला जीव सुद्धा बहाल करशील त्यावर गुलाब म्हणाला शे मला फळं आलेली पाहून लोक हसतील मात्र अंजीर म्हणाले आणि फुलं आली तर मलाही लोक हसतील शिवाय फुलांपेक्षा फळं अधिक उपयोगी आहे ते कोणीही सांगेल तात्पर्य देवाने जे दिले त्यातच समाधानी असावे हेच योग्य गोष्ट पाचशे सोळा गरुड आणि चिमणी एकदा एक गरुड एका लहान सशाला आपल्या त्वचीत पकडून एका घाडावर जाऊन बसला त्या सशाने गरुडाला बरीच विनवणी करून जीवदान मागितले पण झाडावरील एका चिमणीनेही गरुडाची विनवणी केली व सशाला सोडून देण्यास सांगितले पण गरुडाने त्यांचे न ऐकता त्या बिचाऱ्याला फाडून खाल्ले चिमणीच्या या कृत्याबद्दल फार वाईट चिमणीला या कृत्याबद्दल फार वाईट वाटले व त्या गरुडाचा सूड घेण्याचा तिने निश्चय केला गरुडाच्या मागोमाग जाऊन त्याचे घरटे तिने पाहून ठेवले एक वेळ तो घरी नसताना त्याची अंडी घरट्यातून तिने बाहेर ढकलून दिली तेव्हा ती ते अंडी खाली पडून फुटली दुसऱ्या वेळी गरुडाने खूप उंचावर घरटे बांधून त्याच्या आपली अंडी ठेवली पण चिमणीने तेथूनही ती अंडी खाली पाडून फोडून टाकली तेव्हा गरुडाने ती सर्व हकीगत वनदेवाच्या कानावर घालून त्याची मदत मागितली तेव्हा आपल्या मांडीवर अंडी घालण्याविषयी वनदेवाने गरुडाला सांगितले त्याप्रमाणे गरुडाने वनदेवाच्या मांडीवर अंडी घातली एकदा वनदेवाचे लक्ष नाही असे पाहून त्या चिमणीने संधी साधव त्याच्या पायाला कडकडून चावा घेतला तेव्हा वनदेव घाबरून उठला त्यामुळे ती सर्व अंडी खाली पडून फुटली नंतर वनदेवाने गरुडाला व चिमणी बोलावून सर्व हकीकत विचारली तेव्हा प्रथम खोळी गरुडाने सोडून दिले तात्पर्य राज्य थोडे दिवस भरभराटीचे दिसले तरी त्याचा नाश व्हायला एखादे शुल्लक कारणही पुरते गोष्ट पाचशे सतरा गावठी माणसे व चित्ता चित्ता एका खड्ड्यात ही बातमी शेजारच्या गावात समजतात खूप लव लोक हे पहावऱ्यात आले त्यातील काही जणांनी त्या चित्त्याला खडे मारले पण काहींना त्याची दया येऊन त्यांनी त्याला खायला आणून दिले रात्र झाली तेव्हा सगळे लोक आपापल्या घरी गेले चित्ता बाहेर पडेल असे कोणालाही वाटले नाही पण रात्रीच्या वेळी त्याच्या नशिबाने तो तेथून बाहेर पडला तो गावात शिरून जो सापडेल त्याचा खडशा पाडू लागला सर्व लोक घेऊन सैरा पडू लागले तेव्हा चित्ता मोठ्याने ओढून काल संध्याकाळी ज्यांनी माझी दया केली आणि मला खायला दिलं ते माझे मित्र आहेत त्यांच्या केशाला सुद्धा मी धक्का लावणार नाही जे मला शत्रू समजले त्यांनाच मी शत्रू समजतो तात्पर्य चांगल्या वागृतीने शत्रू देखील होतात अठरा कोकिळा कावळा आणि भुगड कोकिळ पक्षी कधी स्वतःचे घरटे बांधत नाही अंडी घालायची वेळ आली म्हणजे कोकिळा आपले अंडी एखाद्या कावऱ्याच्या घरट्यात बांधते शिल्ले बाहेर पडून उडू लागेपर्यंत कावडा त्यांचे रक्षण करतो शिंदा एक कोकिळा एका ढोगाजवळ येऊन त्याला म्हणाली घुबड दादा हे कावळे किती दुष्ट आहेत पहा माझी आणली पूर्ण विश्वासाने मी त्यांच्या स्वाधीन करतो पण याबद्दल ते मला काय बक्ष देतात पहा मी कुठेही एकटी सापडले तर ते माझ्या पाठ्या करून जीव नकोसा करतात ती काय त्यांची रीती झाली घुबड म्हणाले अगळ कृतघ्न कुटिळे तिच्या तू टाकून दिलंस त्यावेळी ज्या कावळ्यांनी मायेने त्यांना वाढवलं त्यांचे उपकार तू विसरून जातेस त्याअर्थी कावळे तुला टोचतात हेच योग्य तात्पर्य दुसऱ्याला उपदेश करून पांडिस्य दाखवण्यापेक्षा प्रथम आपली वागणूक सुधारावी व्यापारी व त्याचा एका व्यापाऱ्याने तांब्याच्या नाण्याने भरलेल्या घागरी आपल्या मित्राच्या स्वाधीन करून तो प्रवासाला गेला प्रवासाहून परत आल्यावर तो आपली ठेव आपल्या मित्राजवळ मागू लागला तेव्हा तो मित्र म्हणाला अरे उंदरांनी घागरी खाऊन फस्त केल्या आता काय करावं व्यापारी त्यावर म्हणाला तांब खाणारे उंदीर साऱ्या जन्मात मी आजच ऐकतोय मित्र म्हणाला अलीकडे या गावात असे उंदीर फार झाले आहेत हे ऐकून तो व्यापारी आपल्या घरी परत गेला दुसऱ्या दिवशी त्याचा मित्र वरडतच त्याच्या घरी आला व रडत रडत म्हणाला अरे माझ्या ऐकूलच्या एका मुलानं मुलाला चोरांनी नेलं व्यापारी म्हणाला परत येईल काय अरे आज सकाळी एक घार मुलांना मुलाला उचलून नेताना मी पाहिलं मला वाटत तो तुलाच मुलगा असावा मित्र म्हणाला छे रे काहीतरी काय बोलतोस एवढ्या मोठ्या मुलाला कधी घार उचलेल का व्यापारी म्हणाला ज्या गावचे उंदीर तांब खातात त्याच गावच्या घाली मुलं पळवतात एक विशेष नवल काय मित्र मनात समजला त्याने त्या घाबरी आणून व्यापाऱ्याला दिल्या आणि व्यापाऱ्यानेही त्याचा मुलगा त्याला परत दिला तात्पर्य ठकाश महाटक कोणीतरी भेटतोच बस पाचशे वीस कोल्हा आणि नाग एक कोल्हा एकदा त्याला राहण्यासाठी एक बीड खणीत होता खणत असताना तो बराच खोल गेला तर तेथे एक म्हातारा नाग त्याला दिसला त्याला पाहताच कोल्ह्याला फार भीती आजोबा आपली मी झोपमोड केली याबद्दल मी आपली क्षमा मागतो पण आपण इथे जे रात्र दिवस बसून राहता त्यात आपल्याला काय सुख मिळतं नाग त्यावर त्याला काय करणार कोल्हा म्हणाला पण इथे खूप करताना मी पाहत नाही किंवा आपण एक पैसा सुद्धा कुणाला देत नाही तर या धनाचा उपयोग काय नाग होणार ते मला समजत नाही पण मला त्याचं रक्षण करायला देवानं सांगितलं आहे नशीब असेल ते भोगल्या वाचून सुटका नाही कोल्हा म्हणाला तर मग मी धनवान नाही हे देवातील माझ्यावर मोठे उपकारच आहे कारण तुमच्या इतका दुःखी प्राणी सगळ्या जगात कोणी असेल गोष्ट पाचशे एकवीस मेंढरू आणि दोन तत्वकाळी मेंढरू पूर्णात सरत होते त्यावेळी दोन तत्वज्ञानी तेथे फिरायला आले असताना आपापसात गप्पा होते मनुष्य समाज करून राहतात व एकमेकांस मदत करून सुखाने आयुष्य घालवतात म्हणून देवाने त्यांना सर्वात श्रेष्ठत्व दिले आहे असा त्यांचा गप्पांचा विषय होता त्यांचे भाषण ऐकून मेंढरू म्हणाले पंडित महाराज आपण आपण माणसे मोठी मोठी गावं तयार करता समाज स्थापन करता हे खरं पण तुम्हाला न्यायाधीश लागतात कायदे लागतात इतके प्रकार कशासाठी तर तुम्ही शांततेने राहावं म्हणून जगाची शांतता मोडणार जर कोणी असेल तर तो माणूसच सारख्या मारामाऱ्या कराव्या मैत्री तोडावी एकमेकांना मारावं अशासाठी तुमचं आयुष्य जातं पंडित महाराज दर, हो तुम्ही जण जर मेंढराचे शिष्य तर तुम्हाला एकोपा आणि मैत्री यांचा मार्ग समजेल तुमच्यावर असलेली बंधनं थोडी मोकळी होऊ द्या म्हणजे तुम्ही समाज घडवणारे आहात की मोडणारे आहात हे तुम्हाला कळेल तुमच्यापेक्षा आम्ही आम्ही एका ठिकाणी खातो पितो इतर सर्व व्यवहार करतो पण यासाठी आम्हाला कायदे असावे लागत नाही फार पण मुंडे आणि यांचे सुद्धा शिष्य तुम्ही काही दिवस हरकत नाही तात्पर्य कोणीही आपल्या घरी बकरे मारले तर गावातल्या सर्वांना जेवायला बोलवायला पाहिजे अशी एका गावाची चाल होती त्या गावातील एक गावठी एका गावठी माणसाला एक बकरे मारायचे होते पण गाव जेवण देण्याचे हे त्याच्या मनात नव्हते तेव्हा गाव जेवण कसे चुकवावे यासाठी त्याने एका मित्राला विचारले मित्र म्हणाला तू उद्या सकाळी उठल्याबरोबर साऱ्या गावात ओरडत फिर की माझा बकरा चोरीला गेला म्हणजे लोकांना ते खरं वाटून तुला कोणी बकऱ्याबद्दल विचारणार नाही ना या व्यक्तीप्रमाणे तो माणूस दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गावातून ओरडत सर्व गाव फिरून तो भरी आला व पाहू लागला तर बकरा खराच चोरीला गेला याचे त्याला दिसले तेव्हा तो मोठ्याने रडू लागला म्हणाला अगो माझा बकरा खरंच कोणी चोरला त्याचा मित्र जवळत होता तो म्हणाला भले शाब्बास तुला ढोंग फारच चांगलं करता येत तात्पर्य दुसऱ्याला बसवण्यासाठी केलेले कृत्य बऱ्याच वेळा आपल्या माणसाच्या बागेत बऱ्याच प्रकारची कंझाडे लावलेली होती त्यावर फळे बरी ला ही बरीच होती पण तो माणूस कंजूश असल्याने फळे कुदू लागल्याशिवाय ती झाडावर काढायला त्यातले मन होत नसे एकदा त्याचा मुलगा आपल्या मित्रांना घेऊन बांधले तला व मित्रांनो ही पहा चांगली घेतलेली फळं त्यातली तुम्हाला हवी जोडी द्या पण जी कुस्की असती त्यांना मात्र हात लावू नका ती बाबांनी स्वतःसाठी मुद्दाम राखून ठेवली आहेत तात्पर्य देवाच्या कृपेने प्राप्त झालेल्या ऐश्वर्याचा योग्य उपभोग घेणे चांगले ते वाया घालवणे म्हणजे देवाची अवहेलना करणे गोष्ट हो। पाचशे चोवीस निरुद्योगी मधमाशी एकदा एक मधमाशी आपल्या मनाशी विचार करू लागली की मी सारखं कामाला रुपलेलं असावं असं का हे पहा तिथे आनंदात वेळ घालवतात मी सुद्धा त्यांच्यातर्फे का होऊ नये त्या दिवसापासून तिने काम करायचे सोडले इतर मधमाशांनी तिथे समजून घालण्याचा प्रयत्न केला पण तो फुकट गेला असे होता होता पावसाळा आला व पाऊस पडू लागला जेव्हा ती मधमाशी पोळ्याजवळ आली पण त्याची सर्व दारे बंद झाली होती शेवटी भुकेने व थंडीने ती मरण पावली तात्पर्य स्वतःच्या पोका करता तरी उद्योग करणे हो योग्य गोष्ट पाचशे पंचवीस आणि सापडा एका खोली एक तळलेला माणसाचा तुकडा काही उंदरांनी पाहिला त्या खोलीचे दार उघडत आहे असे दिसतात आज शिरून तो तुकडा खाण्याचा त्यांनी विचार केला पण त्यापैकी दोन तीन उंदीर म्हणू लागले मित्रांनो या ला खोलीत जाण्यासाठी एकच दार आहे पण हे एक दार जर आपल्या दुर्दैवानं बंद झालं तर बाहेर जायला दुसरा रस्ता नाही चांगल्या माणसाच्या तुकड्या करता जीव धोक्यात हो घालण्यापेक्षा रोजची मीठ भाकरी स्वस्तपणे जन्मभर खावी हे अधिक चांगलं पण हे त्यांचे म्हणणे काही जणांना पटले नाही हे सगळे आज शिरले व त्यांनीवर एकदम घातली दारबंद झाले आपले जीव वाचत नाही अशी ना खात्री झाल्यामुळे त्यांना तो माणसाचा व भूकही राहिली नाही इच्छाच एक माणूस व त्यांनी त्यांना मारून टाकले तात्पर्य पूर्ण विचार केल्याशिवाय कोणतीही गोष्ट करू नये गोष्ट पाचशे राजा आणि तत्वज्ञ एका राजाने एकदा मोठी मेजवानी दिली त्या मेजवानीला त्याने एका तत्वज्ञानाही बोलवले होते पण त्या तत्वज्ञाचे पान मात्र राजाच्या खाशा पंक्तीत न घेता राजाच्या समोरच्या बाजूला जरा अंतरावर घेतले त्या दिवशी माशांचे काशी पकवान केले होते खाशा पंक्तीला मोठे आणि चांगले मासे वाढले होते तर तत्वज्ञाच्या पंक्तीला बारीक मासे वाढले होते हा पंक्ती प्रपंच तत्वज्ञाच्या लक्षात येऊन त्याला वाईट वाटले तेव्हा त्याने ते वाढव्यांची भजिती करण्यासाठी एक नियुक्ती केली त्याने एक मासा हातात घेतला व प्रथम आपले तोंड त्याच्या कानाजवळ नेऊन नंतर त्याचे तोंड आपल्या कानाजवळ नेऊन त्याने तो मासा खाली ठेवला ते त्याचे कृत्य पाहून राजा त्याला म्हणाला काय हो तुम्हाला माश्यानं काही नव ज्ञान सांगितलं का त्यावर तत्वज्ञानी उत्तर दिले महाराज माझे वडील काही वर्षापूर्वी पाण्यात बुडाले त्यांच्याबद्दल मी माश्याजवळ चौकशी केली तेव्हा तो म्हणाला तुमचे वडील पाण्यात पडले तेव्हा माझा जन्म झाला नव्हता माझ्या अजे आणि इतर वडील मंडळी अशा पंक्तीत आहेत त्यांना विचारायला ऐकून राजाची त्याच्यावर फार मरजी बसली तात्पर्य समजा जे कार्य होते ते अडदांडपणाने किंवा पैशानेही होत नाही गोष्ट पाचशे सत्तावीस भुजणारा घोडा एका घोड्याला आपल्या सावलीला भुजण्याची सवय होती ही सवय जावी म्हणून स्वराने बराच प्रयत्न केला शेवटी काटेली दगाम घालून पाहिला पण तरीही त्याची सवय जाईना तेव्हा तो स्वार घोड्याला म्हणाला सावली म्हणजे तुझीच सावली तुझ्या शरीरातून प्रकाश आरपार जात नाही म्हणून सावली पडते सावलीला दा दात नाही पण ना आणि तुझ्यासारख्याच्या आडही ती येऊ शकत नाही तर मग तू तिला घेतोस का घोड्याने उत्तर दिले अहो कोरी कितीही मोठा झाला तरी त्याला कशाना कशाची तरी भीती वाटते तुम्ही माणस स्वप्नात भीता एखाद्या लाकडाच्या ओंड्याला पाहून घाबरता ते काय म्हणून कल्पनेशिवाय घाबरवणारशे अठ्ठावीस हरी मूल्यवान वस्तू फार वर्षापूर्वी एक मोठा विद्वान कवी होऊन गेला अनेक राजे रजवाडे श्रीमंत लोक त्याचे चाहते होते हे त्याचा सन्मान करून त्याला द्रव्य देत एकदा हा कवी गरमदात बसून प्रवास करीत एका एके मोठे वादळ सुटले सर्व प्रवासी घाबरले ते आपापली महत्वाची व मूल्यवान चित्रस्त अंगावर बांधून घेऊ लागले पण कवी मात्र शांतपणे उभा होता ते पाहून एक प्रवासी त्याला म्हणाला अहो तुमच्याजवळ दळल तर पुष्कळ दिसतय पण तरी तुम्ही ते अंगावर बांधून का देत नाही त्यावर कवी म्हणाला माझी मूल्यवान वस्तू माझ्या जवळच आहे थोड्या वेळाने गरमद फुटले व त्यातील उतारू पाण्यात पडले ज्यांना कोहता येत होते ते पोहण्याचा प्रयत्न करू लागले पण बऱ्याच जड वस्तू अंगावर बांधलेल्या असल्याने ते गुरुंदरण पावले कवी चांगला पोहणारा असल्यामुळे व अंगावर जड सामान नसल्याने सुरक्षितपणे पोहून किनाऱ्यावर पोहोचला जवळपास लोकांनी पूर्वीच त्याची किरती ऐकलेली होती त्यामुळे त्यांनी कवीचे मोठ्या आदराने स्वागत केले सत्कार केला एवढेच नव्हे त्या कवीला त्यांनी आपल्या गावात ठेवून घेतले आपल्या बुद्धीच्या जोरावर पुन्हा थोड्याच दिवसात तो कवी श्रीमंत ऐश्वर्यात राहू लागला तात्पर्य सर्व धनावर विद्याधन हो हे श्रेष्ठ आहे घुमट एक माशी मंदिराच्या घुमटात शिंजत असता मनाशी म्हणाली एवढं सुरेख मंदिर बांधायला बांधणारे काराही ते मूर्ख कसे काय या खांबावर एवढे मोठे खड्डे तसेच ठेवले आहेत हे खांब यापेक्षा जास्त गुळगुळीत व्हायला हवे होते तिचे हे वळणे एका कोळ्याने ऐकले व तिला म्हणाला अगं जी गोष्टी आहे तिच्यावर टीका करणं ही इमारत माझ्यासारख्या बारीक कीटकांसाठी नसून आपल्यापेक्षा हजारपट मोठ्या माणसांकरताही बांधलेली आहे तुला तुझे पंख गुळगुळीत वाटतात तसेच हे खांब त्यांना गुळगुळीत दिसत असले तर त्यात नवलकाय तात्पर्य एखाद्या गोष्टीचा ता ज्या दृष्टीने विचार करावा तशी ती दिसते गोष्ट पाचशे तीस घुगड आणि लहान पाखरे एकदा काही पाखरे एका घुगडाला म्हणाली तू आपलं घर पडक्या भिंती किंवा जुन्या झाडाच्या ढोलीत का बांधतोस त्यापेक्षा हिरव्यागार झाड झाडांवर बांधलं तर किती चांगलं होईल त्यावर घोगड म्हणाल्या ते वेड्यांना पक्षी धरण्याकरता झाडावर चिकटा लावतात तेव्हा अशा झाडावर राहण्यापेक्षा एखाद्या सुरक्षित झाली राहणं हे अधिक योग्य नाही काम आता इथे सुख कमी आहे ही गोष्ट खरी पण इथे भीती नाही पण त्या घोबडाचे म्हणणे मारत राहिली थोड्या दिवसाने जागोजा त्यात ती बाखरी सापडली पारध्याने त्यांना ते धरले तेव्हा त्यांना ते घोबडाच्या उपदेशाची आठवण झाली आपण त्याचे ऐकले नाही याबद्दल त्यांना फार पश्चाताप झाला तात्पर्य बैल गेला आणि झोपा केला